पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण 136, प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर नऊ एकोणीशे सत्तेचाळीस नवी दिल्ली ऑक्टोबर नऊ एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंडो आणि भगिनीं दररोज मी एकाच गोष्टी संबंधी या त्या स्वरूपात बोलत असतो लाचार झालो आहे याच कामाकरता तर इथे पडलो आहे तुम्ही चांगले आहात सज्जन राहा म्हणून तर शांतपणे माझे म्हणणे ऐकून घेता याकरता मी तुमचा आभारी आहे आभारच मानू शकतो परंतु मी सांगितले आणि लोकांनी शांतपणे ऐकले आता माझे काम आटोपले असे समजणारा माणूस मी नाही एवढ्याने माझे पोट भरत नाही आपले इतके सगळे लोक त्रस्त होऊन पडले आहेत भारतात भरपूर जागा पडली आहे त्यांच्याकरता काय केले पाहिजे त्यांचे काय कर्तव्य आहे सरकारचे कर्तव्य काय आहे जे लोक एका प्रकारचे वाईट वातावरण निर्माण करतात त्यांना समजून घ्यायची आहे त्यांची समजूत घालायची आहा असे होईल तेव्हाच तर जे लोक इतर ठिकाणी पडले आहेत त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहचेल माझ्याकडे काही असे लोक आले की जे त्रस्त आहेत ते सर्व चांगले लोक आहेत ते पश्चिम पाकिस्तानमधील आहेत ते माझ्याकडे दहा बारा दिवसांपूर्वी आले होते सर्वात आधी मी त्यांना जे काही घडले ते सर्व लिहून देण्याकरता सांगितले त्यांच्या समस्येसंबंधी मला काही करता यावे म्हणून त्यांनी मला लेखी वक्तव्य दिले त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानमधील हिंदूंना इकडे येता येईल अशी काही व्यवस्था केली नाही तर त्यांना इकडे येता येणार नाही ते, ते म्हणतात की मार्गात धोका आहे त्यांच्याजवळ धान्य आहे परंतु धान्याचा तो साठा ते आपल्याबरोबर कसे आणू शकतील धान्य घेऊन येण्याची त्यांना कोण परवानगी देईल सध्या तरी त्यांना विमानाने वा मोटारीनेच आणता येऊ शकत आजकाल रस्वचा प्रवास फार कठीण झाला आहे आधी जशा आगगाड्या सुरु राहायच्या तशा आता राहत नाहीत ज्या लोकांना येणे शक्य झालेले नसेल त्यांचे तिथे काय झाले असेल हे कोणालाही सांगता येऊ शकत नाही अशा परिस्थितीत ते येऊ शकले तर बरे होईल माझ्याबद्दल सांगायचे जर आम्ही कुठे आहो आणि कुठे चाललो आहो याचा विचार मला पडतो आता मी बंगालकडे वळतो तिथे सुद्धा मी भरपूर काम केले आहे मी पूर्व बंगालमध्ये काम केले आहे तसेच पश्चिम बंगालमध्येही मी पूर्व बंगालमध्ये नोवाखालीला गेलो आहे ते आता पाकिस्तानमध्ये गेले आहे मी तिथे दूर, दूर पायी फिरलो आहे दररोज मी तिथे वेगवेगळ्या ठिकाणी जात असे मी तिथल्या स्थानिक लोकांशी बोलत असे हिंदू स्त्री पुरुषांच्या मनातील भीती दूर करण्याचा मी प्रयत्न केला केवळ रामनामाच्या मदतीने मी असे करू शकतो रामनाम घेत असताना कोणी आपल्याला मारले तर आपल्याला मारू द्या जीवनाची इतकी जास्त आसक्ती आपल्याला का वाटली पाहिजे जिवंत जी। राहण्याकरता आपण रामनाम टाकून दिली पाहिजे काय घाबरून आपण ईश्वराचे नाव टाकून दिले पाहिजे काय ज्या स्त्रियांना कुंकू लावण्याची सवय आहे त्यांनी ती टाकून द्यावी काय त्या भागातील विद्वान असलेल्या स्त्रिया शंखाच्या बांगड्या घालतात त्यांच्या विवाहित असण्याचे ते प्रतिक आहे विधवा बांगड्या घालत नाहीत विधवा नसतानाही भीतीमुळे त्यांनी बांगड्या घालणे बंद केले पाहिजे काय कर सौभाग्यचिन्ह म्हणून शंखाच्या बांगड्या घालण्यात त्या स्त्रियामागेपुढे पाहत असल्याचे मला जेव्हा आढळले तेव्हा बांगड्या घालणे बंद न करत्यांना समजावले त्यांची समजूत पटली आणि यापुढे आम्ही परत बांगड्या घालणे सुरु करू असे आश्वासन त्यांनी मला दिले परंतु आता मी ऐकतो की लोक हळूहळू निघून येत आहेत मला त्याबद्दल माहिती नाही तिथे तर माझे लोकही आहेत बहुधा मी तुम्हाला सांगितलेच असेल सा की माझे सर्व चांगले कार्यकर्ते तिथे आहेत पॅरेलाल खादी प्रतिष्ठानमधील लोक कनु गांधी सर्व तिथे आहेत सतीशचंद्रदास गुप्तांसह अनेक कार्यक्षम लोक तिथे आहेत ते सर्व त्या लोकांचे मनोधर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत असे असूनही लोक तिथून पळत आहेत त्यांना तिथे अनेक तोंड द्यावे लागत असेल यात काही संशय नाही परंतु तिथून पळ काढण्यात काय अर्थ आहे ते पळून कुठे जातील आणि काय करतील त्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे इथे कुरुक्षेत्रात आपल्याकडे पंचवीस हजार स्त्रीपुरुष निर्वासित आहेत काही स्त्रिया गरोदर आहेत त्यांना औषधोपचार करण्याकरता आणि देखभाल करण्याकरता कोण आहे यामुळे त्यातील काही मेल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही तिथे राहण्याकरता जागा नाही आणि पंजाबमधून पळून येणे भाग पडल्यामुळे लोक निराळ झाले आहेत या लोकांना कोणता सल्ला द्यावा याचा यामुळे मी विचार करतो आह इथे जितके निर्वासित आलआहे त्यापेक्षा तिथे राहिल निर्वासित कितीतरी जास्त आहेत दहावीस लोक असतील इतकेच नाही जर काही लाख जरी असले तरी आपण त्यांची समजूत घालू शकू परंतु ते करोडच्या संख्येत आहेत आणि ते या विशाल देशात सर्वत्र पसरलेले आहेत या सगळ्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न ही काही लहान गोष्ट नाही यात त्यांना इतका काही त्रास सहन करावा लागतो की त्यांना मरायची वेळ येण्यापूर्वीच मरावे लागत वा उपासमरीने मरावे लागत सरकारने कितीही प्रयत्न कला तरी ते प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट पुरवू शकत नाही सरकारजवळ त्याचे सैन्य आणि पोलीस आहेत परंतु पिटिशनच्या काळात यांचा जसा उपयोग केला जायचा तसा आता करता येऊ शकत नाही आणि तसा उपयोग करण्यात येऊ सुद्धा नाही सैन्य जनतेच्या मदतीनेच आपले काम करू शकते लोकांची इच्छा असेल तर ते सरकारचे हातपाय होऊ शकतात लोकांचे सहकार्य असल्याशिवाय सरकार हो काहीही का करू शकत नाही मी हे मंत्र्यांना सुद्धा सांगतो आहे सरकारला आपली जबाबदारी पार पाडू इच्छित नाही असे नाही जवळपास दररोज माजी मंत्र्यांची भेट होत असते मी तुम्हाला सांगतो की ते सुद्धा अस्वस्थ आहेत परंतु ते काय करू शकतात अखेरी सरकार चालवण्याचा त्यांना अनुभवत नाही त्यांनी काँग्रेसची संघटना चालविली आहे परंतु ती संघटना काही मोजक्या लोकांची होती काँग्रेसच्या रजिस्टरवर नाव असलेले सर्व लोक कधीच एकत्र आले नव्हते आणि कार्यालयात काम करणाऱ्यांची संख्या फार कमी होती त्यांना फार कमी संसाधनांसह काम करावे लागत आहे आज त्यांना करोडो लोकांकरता काम करावे लागत आह करोडो रुपये ते पडलेले आहेत आणि थोड्याशा अधिकाऱ्यांना हजारो लोकांकडे पहावे लागते हे काम कसे होऊ शकते। पंचवीस हजार लोकांना वेळेवर अन्न कसे मिळावे याचा विचार केला पाहिजे देशात दररोज हजारो लोक येत आहेत व ते उपाशी राहतात त्यांच्याजवळ घालायला पुरेसे कपडे नाहीत आणि हिवाळा उंबरठ्यावर उभा आहे पाकिस्तानमधील परिस्थितीही इथल्यासारखीच आहे असे काही नाही की पाकिस्तानमधील लोकांकरता स्वर्ग आहे आणि इथल्या लोकांकरता नरक वा असंही म्हणता येईल की इथे जणू काही स्वर्ग नाही हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहतो आहे आणि पाकिस्तानमध्ये केवळ नरक आहे असंही म्हणता येऊ शकत नाही अखेरीस दोन्ही देशांमध्ये माणसेच राहतात त्यातील काही चांगले असतात आणि काही वाईट परंतु इथे आणि तिथे किती चांगुलपणा आहे आणि किती वाईटपणा आहे हे कोण ठरवू शकतो आणि असे मोजून आपण काय म्हणणार आहोत जे लोक इथे आलेले आहेत त्यांना व जे येऊ इच्छितात त्यांना संरक्षण कसे द्यावे हा माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे व तसा तो तुमच्यासमोरही असला पाहिजे परंतु जे आलेले आहेत त्यांना परत आपल्या घरी कसे जाता येईल हे आपण पाहिले पाहिजे मी तुम्हाला सांगतो की त्यांनी आपल्या घरी परत जायलाच पाहिजे मला माहीत आहे की जे लोक खेड्यांमध्ये राहत होते त्यांना आपले ठिकाण सोडावेसे वाटणार नाही खेड्यातील माणसाजवळ एक एकर जरी शेतीत असली तर ती राखून ठेवण्याकरता तो वाटेल तो त्याग करील जर लोक हजारो लाखोंच्या संख्येने स्तरांतर करत असतील तर त्यांना कुठे सामावून घेता येईल आणि ते कसे राहू शकतील ते रस्त्यातच मरत आहेत यामुळे मी म्हणतो की आपल्याला जरी मरावे लागले तरी आपण जिथे आहो तिथेच राहिलो पाहिजे नंतर काय घडते ते आपण पाहूया आपण पाकिस्तानमध्ये राहिलो तर ईश्वर आपले रक्षण करणार नाही असे काही नाही आपली काळजी घेण्याकरता तिथेही ईश्वर सदैव राहतोच आणि शिवाय अजून कोणी नाही तर आपली काळजी घेण्याकरता तिथे सरकारही आहे मी आता सांगितले होते की माझे सर्व सहकारी बंगालमध्ये आहेत तर पश्चिम बंगालमधील सरकारने पूर्व बंगालच्या सरकारला तेथील परिस्थिती काय आहे ते लिहावे परंतु तिथे सुद्धा खरे म्हणजे लोक आपल्या सरकारच्या सूचनांचे पालन करत नाहीत इतकेच नाही तर अधिकारी सुद्धा आपल्या सरकारच्या सूचना पाळत नाहीत ते उत, उद्धर झाले आहेत की स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपल्याला कोणीही विचारणारे ना नाही असे त्यांना वाटू लागले आह ज्या ब्रिटिशांच्या साध्या भ्रुकुटी बंगाला ते घाबरायचे निघून गेलिआहे आता काय झाल ब्रिटिशांना ते कसे घाबरायचे याचा मी साक्षीदार आहे परंतु आता प्रत्येकाला असे वाटते की आपल्याला विचारणारा कोणीही नाही मी स्वतःचा सेनापती आणि पोलीस आहे आता मी स्वतंत्र झालो आहे आणि आता मी हवे ते करू शकतो मी इतकेच सांगू इच्छितो की असे चालू शकत नाही दोन्ही सरकार जर न्याय करण्याकरता उत्सुक असतील तर काहीतरी करण्याकरता प्रोत्साहन मिळेल परंतु सरकारचीच न्याय करण्याची इच्छा नसेल तर काय होईल अखेरीस त्याचा काय परिणाम होईल बांडण्याची हौस असलेला मी माणूस नाही मी भांडणापासून दूर पडणारा माणूस आहे परंतु ज्यांच्याजवळ शस्त्रे आहेत पोलीस आहेत आणि सैन्य आहे त्यांना स्वाभाविकपणे लढाई करणे आवडेल ते दुसरे काय करू शकतात मी काही करू शकत नाही परंतु जे काहीतरी करू शकतात त्यांची जे करण्याची इच्छा असेल ते ते करतीलच तेव्हा युद्ध होणे अपरिहार्य होईल माझ्या धर्माचे जे लोक आहेत ते तसेच निराशेच्या अवस्थेत पडून राहू शकत नाहीत आपण काहीतरी केलेच पाहिजे हे मी दोन्ही सरकारकरता सांगत आहे दोन्ही सरकारांनी काहीतरी करावे म्हणून हे आहे जो माणूस स्वतः जुलमी असतो त्याला दुसऱ्या माणसाला शिक्षा करण्याचा अधिकार नसतो जे सरकार आपल्या लोकांचे रक्षण करू शकत नाही ते दुसऱ्या सरकारला त्याच करता, बोल कसा लावू शकतो कोणी असे कसे करू शकतो न्यायाकरता संघर्ष करताना आपण मेलो व तसे करताना आपले सरकारही गेले तर ती गोष्ट मी समजू शकतो परंतु घाबरून तिथून पळणे आणि पळता पळता मरणे असेच आपण केले पाहिजे काय अर्धे लोक वाट्याचेच मरतात आणि उरलेले इथे पोचतात परंतु त्यांना कुठे ठेवायचे आपण त्यांना कसे खाऊघाला राहो त्यांनी इथे काहीही काम न करता राहिले पाहिजे काय तसे नसेल तर त्यांना काम द्यावे लागेल जेव्हा आपल्या देशातील करोडो लोकांची उपासमार होत आहे आणि करोडो लोक बेकार आहेत आणि त्यांच्याकरता काहीही करणे आपल्याला शक्य झालेले नाही तेव्हा या बाहेरून येणाऱ्या लोकांकरता बाहेरून म्हणजे दुसऱ्या देशातून नाही तर वेगळ्या प्रांतातून आपण कुठून काम पाहणार आहोत ते इथे स्वतःचा काही कामधंदा कसा सुरु करतील ते काय करतील आणि कसे ही मोठी समस्या आहे आणि तिच्यामुळे दुर्भावना निर्माण होत आहे माझी सूचना मान्य करण्यात आली तरही दुर्भावना निर्माण होणार नाही लोकांमध्ये धैर्य येईल ते मरण्याची कला शिकतील ते जर मरण्याची कला शिकले तर ते आपले आणि जगाचे कल्याण करतील मी सुचवलेल्या मार्गाबद्दल भारताची आपण खात्री पठवून देऊ शकलो तर ते सर्वांकरता हितकारक होईल आपण जर शूर झालो तर संपूर्ण जग आपले कौतुक करील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर दहा एकोणीशे नवी दिल्ली ऑक्टोबर दहा एकोणीसशे आज सुद्धा मला बरीच कामळी मिळाली काही लोकांनी पैसे सुद्धा दिले आमी काही कामळी पाठवतो असे सांगणारी बडो देऊन सुद्धा तार आली आहे काही आठशे कांबळे तयार आहेत असे ते म्हणाले असे मला वाटते परंतु त्यांचे म्हणणे आहे की रेल्वेचे लोक इतक्या मोठ्या गठ्ठ्यांचे पार्सल घेण्याच्या परिस्थितीत नाहीत हे खरे आहे की आज रेल्वेवर कामाचा फार मोठा ताण आहे आणि ते प्रत्येक गोष्ट घेऊ शकत नाही ती कामळी आणता यावी म्हणून शक्य असेल तर सरकारकडून मी सूचना द्यायला लावीत असे झाले की गरम पांघरुणांचा आपल्याजवळ भरपूर साठा असेल आता आपल्याजवळ लोकरीचे पुरेसे कपडे नाहीत परंतु मला आशा आहे की ईश्वराची इच्छा असली तर कसं तरी करून काम भागवता येईल इतके कपडे आपल्याला मिळतील व कोणालाही थंडीत कुडकुडावे लागणार नाही थोड्या वेळापूर्वी एका स्त्रीने सोन्याची अंगठी पाठवली सध्या तरी दुलया आणि कांबळी विकत घेण्याकरताच मी त्या अंगठीचा उपयोग करू शकतो आता आपल्यासमोर गंभीर समस्या आहे आणि मी भरपूर बोललो आहे आपल्याला अन्नधान्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे व त्यामुळे आपल्याला भरपूर त्रास सहन करावा लागतो आपण आपले स्वतंत्र मिळवले आहे यात काही संशय नाही परंतु या स्वातंत्र्याच्या आगमनाबरोबरच आपल्या समस्या कितीतरी वाढत असलेल्या दिसत आहे मला असे वाटते की आपण जर खरे स्वतंत्र पचवू शकलो तर आपल्याला असा त्रास करावा लागणार नाही स्वतंत्र लोकांनी खरोखरी कसे वागायला पाहिजे आपले स्वातंत्र्य असे काही आगळेवेगळे स्वातंत्र्य आहे की त्याच्या रक्षणाकरता सैनिकाप्रमाणे लढावे लागत नाही आपल्याला लढावे लागले होते परंतु ती लढाई वेगळ्या प्रकारची होती आणि सर्व जगाला तिचे कौतुक वाढले होते अशा प्रकारच्या संघर्षाने आपण जर स्वतंत्र मिळवले आहे तर त्याचे आपल्याला विशेष महत्व वाटले पाहिजे परंतु आपल्याला त्याची फारशी किंमत वाटत नाही हा आपला दुबळेपणा आहे धान्याची आयात करू नये म्हणून मी अतिशय साधी आणि व्यावहारिक सूचना केली होती परंतु या व्यावहारिक सूचनेनेही लोकांना धक्का बसल्याचे मला आढळले का ते म्हणाले की धान्याच्या आयातीची आम्हाला सवय आहे परंतु ही काही पुरातन काळापासूनची सवय नाही कोणी आम्हाला खाऊ घालेल तेव्हा खाण्याची आम्हाला सवय आहे असे म्हणणे योग्य नाही जितके काही अन्नधान्य पुरवता येईल तितक्याचे परवाने देत जाणे योग्य नाही परंतु माझी सूचना अगदी व्यावहारिक आहे आणि तिच्यामुळे इतके अस्वस्थ होण्याचे काय कारण भारत हा विशाल देश आहे आणि त्यात करोड लोक राहतात आपल्याजवळ पुरेशी जमीन आहे आणि ईश्वर कृपेने पाणीही पुरेसे आहे मला माहीत आहे की देशात काही वायवंटी भाग असा आहे की जिथे पाणी उपलब्ध नाही परंतु भारतात कुठेही पाणी उपलब्ध नाही असे म्हणता येऊ शकत नाही आपल्याजवळ जर इतके पाणी जमीन आणि करोडो लोक आहेत तर घाबरण्याचं आपल्याकडं कोणतेही कारण नाही आपली भूक बागवण्याकरता आपण आपल्या श्रमाने अन्नधान्य पिकवले पाहिजे याची लोकांना जाणीव झाली पाहिजे इतकेच मला सांगायचे आहे त्यामुळे वातावरणात विद्युत संचार होईल व लोकांच्या उत्साहामुळेच निम्म्या समस्या सुटेल असे म्हणतात की खऱ्या मृत्यूने मरण्यापेक्षा मरणाच्या भीतीने लोक जास्त मरतात आणि ते खरेच आहे एक माणूस होतो की ज्याला आम्ही लवकरच मरणार आहे असे वाटत होते दुसऱ्याबद्दलच का बोलायचे माझेच उदाहरण मला खोकलाय आहे म्हणून मी लवकर मरणार आहे असा मी विचार केला तर काय होईल मी तेवास मरेल जेव्हा माझी वेळ येईल ती ईश्वराच्या हातात आहे परंतु मी त्याबद्दल आतापासून काळजी करू लागलो व मी मृत्यूपंतला लागलो आहे असा मी विचार करू लागलो तर तसे करणे हे प्रत्यक्ष मरण्यापेक्षाही मरणे होईल आणि अशा प्रकारे मृत्यूच्या भीतीत वावरत असल्यामुळे माझ्या आजूबाजूच्या लोकांकरता आणि माझ्या स्वतःकरताही मी त्रासदायक परिस्थिती निर्माण करील येऊ घातलेल्या मृत्यूबद्दल मी सदैव शोक करत राहीन चांगली गोष्ट ही आहे की मृत्यू येईपर्यंत निश्चल राहणे आणि ईश्वराशिवाय आपल्याला कोणीही मारू शकत नाही याबद्दल आपल्या मनाची खात्री पटवणे मरणाची भीती जर आपण सोडली तर काळजीही आपल्याला सोडून जातात आणि आपण आपल्या काळजीमधून मुक्त होतो कोणीही असा विचार करू नये की इतर कोणाच्या कृपेने आपल्याला अन्न मिळावे उलट आपल्या मेहनतीने ते आपण निर्माण केले पाहिजे म्हणूनच माझे म्हणणे आहे की मरण आल्याशिवाय आपण मरू नये आज ज्या वस्तू मिळतात छीटचे कापड मिळते ते, ते रेशन त्या रेशनच्या दुकानातून मिळत असतात आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आपला अपमृत्यू घडवून त्या सर्वांचा आपण त्याग केला पाहिजे अन्नधान्या समस्येविषयी इतके पुढे अशीच गोष्ट कपड्यांची आहे मी तर सांगितलेच आहे की सध्या जितके कापड उपलब्ध आहे त्याच्या चौपट कापड मिळू शकते आपल्या देशात कापडाची कमतरता का असावी भारतात एखाद्या वेळी अन्नधान्याची तूट निर्माण होऊ शकते परंतु कापडाची तूट कधीही निर्माण होऊ शकत नाही याबद्दल माझी खात्री आहे का कारण भारतात स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त कापड निर्माण होते देशात असे कितीतरी लोक आहेत की जे करता सूत कातून त्यापासून कापड तयार करू शकतात व स्वतः तयार केलेले कपडे सहजपणे वापरू शकतात आणि अशा प्रकारे अन्न वस्त्राच्या बाबतीत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकतो व आपल्याला गिरण्यांवरही अवलंबून राहावे लागणार नाही आज या अर्थाने आपण स्वतंत्र नाही आणि जर असे होत असेल तर ते आपल्या अज्ञानामुळे होते अशा प्रकारे आपण आत्मनिर्भर होऊ अशी मला आशा होती देशभर फिरतात मी जेव्हा खादीचा प्रचार करत होतो ते दिवस आता गेले स्त्रियांना जास्तीत जास्त सुतकताई करण्याकरता मी सांगत असे आणि त्या कताई करायच्या परंतु त्याचे परिणाम न समजून घेता त्या तसे करायच्या त्यांना मजुरीची पर्वा नव्हती हो त्या कातत आणि कापड तयार करत परंतु आता चित्र वेगळे झाले आहे आज तुमच्याजवळ कापड नाही माझे म्हणणे आहे की आपल्या कपड्यांकरता आपण कापड तयार केले पाहिजे त्याकरता कताई केली पाहिजे व ते विणून घेतले पाहिजे आपल्या स्वतःच्या गरजेकरता कापड विणण्यास फार काही त्रास होत नाही परंतु लोक इतके सुद्धा करू शकत नसतील तर ते दुकानातून कापड विकत घेऊ शकतात सरकार घेण्यापासून कापड विकत घेऊ शकते व नंतर ते लोकांना वाटू शकते याशिवाय ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी एक दोन महिने कापडे विकत घ्यायचे नाही अशी शपथ घ्यावी त्यांनी आपल्या उपयोगाकरता खादी विकत घ्यावी आणि छीट वा इतर तलम कपडे घेण्याचे टाळावे काही काळाकरता आपण जर कापड विकत घेणार नाही तर त्यामुळे आपल्याला नागडे फिरावे लागेल असा अर्थ होत नाही मध्यंतरीच्या काळात आपण भरपूर खादी तयार केली तर हिवाळ्याच्या थंडीपासून वाशीची समस्या आपण सोडवू शकू इथे प्रश्न कांबळी आणि इतर गोष्टी तयार करण्याचा नाही आपल्या स्वतःच्या उपयोगाकरता खादीचे कापड तयार करणे व बाजारातून कापड विकत न घेणे इतकाच प्रश्न आहे आपण जर इतके केले तर किमती आपोआप उतरतील आज कापडाच्या किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत वस्तूंचे भाव वाढत आहेत परंतु आपल्याला सदरा कुर्ता आणि इतर कपडे तयार करण्याकरता केवळ काही याड कापड हवे असते त्याकरता खादी घ्या आणि मी आधीच सांगितल्याप्रमाणे आपण वागलो तर आपण स्वतः जितके कापड तयार करू शकतो दुकानात जायचे नाही असे आपण ठरवूया केवळ काही महिने आपण कापड विकत घेतले नाही तर मी तुम्हाला सांगतो की हा त्रास थांबेल आणि अन्न वस्त्राच्या बाबतीत आपण आत्मनिर्भर होऊ यामुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल व ते स्वावलंबी होतील व कपड्यांच्या चलचणीची ते काळजी करणार नाहीत हा माझ्या दृष्टीने याचा दुसरा लाभ असेल आपल्या गरजेचे कापड आणि धान्य आपण निर्माण करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण होईल आपण जर असे केले तर त्याचे फार चांगले परिणाम होतील आपण स्वतंत्र झालो आहो परंतु केवळ राजकीय के दृष्टीने आपल्या करोडो लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाही परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही आपल्याला हे तेव्हा कळेल जेव्हा आपले अन्न आपण पिकव आणि आपल्याला योग्य वाटेल त्या किमतीची त्याकरता आपण मागणी करू याची आपल्याला तेव्हा जाणीव होईल जेव्हा आपण आपल्या गरजा पूर्ण करताकरता भरपूर कापड निर्माण करू आपल्याजवळ भरपूर कापूस आहे आपण ते गिरण्याकडूनही घेऊ शकतो आपल्याला कळले पाहिजे की आपल्याला हवे असलेले सर्व कापड गिरण्या निर्माण करू शकत नाहीत परंतु निदान आपल्याला इतके तरी कळले पाहिजे की आपल्याला कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागणार नाही मग आपण आर्थिकदृष्टीने स्वतंत्र होऊन आपण इतके करूया आणि त्याचे परिणाम आपल्याला आपोआप दिसून पडतील आज आपण आपसातील भांडणात गुंतलेलो आहोत परंतु आपल्याला वेळ असेल तरच आपण भांडू शकू परंतु जेव्हा आपण कामात गुथलेलं असू आणि आपण सर्व कामगार होतो तेव्हा भांडण आणि झगड्यांकरता आपल्याजवळ वेळच नसेल अन्न आपल्याजवळ आहे कपड्यांचीही आपण सोय केली आहे आपण जुगार आणि मद्यपानाची सवयही सोडूया अशा प्रकारे योग्य दिशेने एक एक पाऊल आपण पुढे टाकू तर आपल्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही मग आम्हाला स्वतःला भांडण करण्याची गरज वाटणार नाही मग हिंदू आणि मुसलमान हा प्रश्नच निर्माण होणार नाही कोणी जर गोंधळ निर्माण करत असेल तर त्याला आपण धैर्याने तोंड देऊ आपल्याला वाटेल तर आपण त्याच्याशी लढू परंतु अनैसर्गिक परिस्थितीत आपण आजच काम राहावे यामुळेच मी म्हणेन की जी गोष्ट मी तुम्हाला शिकवली आहे आणि सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ती जर तुमच्या मनात चांगल्या प्रकारे ठसली असेल व वा त्यानुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आपण फार उंचावर पोहोचू मग आपल्याला मदतीकरता कोणाच्या तोंडाकडे पाहत बसावे लागणार नाही आपल्याला मदत कोणाची पाहिजे आपल्याला मदत करणारा तर ईश्वर आहे आणि ईश्वर कोणाला मदत करतो जो माणूस स्वतः स्वतःला मदत करण्याला तयार असतो त्यालाच ईश्वर मदत करत असतो प्रकरण 138, प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर अकरा एकोणीशे नवी दिल्ली ऑक्टोबर अकरा एकोणीशे सत्तेचाळीस बंधूं आणि भगिनीं आज भद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पक्षाची द्वदशी आह गुजरातमध म्हणजे काठेवाड आणि कच्छ मध्य हा दिवस चरखा बारस म्हणून ओळखला जातो याप्रसंगी लोकांचे लक्ष्य चरखा आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टीकड वेधले जात लोक जेव्हा एखादी गोष्ट सुरु करतात तेव्हा ती गोष्ट एकाकी सोडत नाहीत परंतु आज चरखा बारस हा दिवस आहे साजरा करण्याचा सा उत्साह लोकांमध्ये नाही असे मला वाटते मीर सरखेला खपक अर्थ दिला होता व भारताने तो अहिंसेचे प्रतीक म्हणून मान्य केला होता आज प्रतिकात्मक अर्थ आपण गमावला आहे तो अर्थ जर कायम टिकला असता तर आज आपण जे पाहतो आहे ते आपण पाहिले नसते असे, असे असेल तर मी तो अर्थ मी तुम्हाला परत सांगू इच्छितो माझा वाढदिवस दोन ऑक्टोबरला साजरा केला जात असे इतके पुरेसे होते परंतु गत अनेक वर्षापासून माझा वाढदिवस हिंदू पंचांगाप्रमाणे सुद्धा साजरा केला जाऊ लागला आहे व या दोन दिवसांमधील दिवसात चरखा फिरवण्याचे काम मोठ्या उत्साहात केले जाते परंतु आज मला त्याकरता वातावरण दिसत नाही असे असले तरी ईश्वर कृपेने त्यांना चरखा ऐंसेचे प्रतिक वाटते ही गोष्ट निश्चितपणे चांगली आहे जर पाच लोक जरी अशा प्रकारे चरख्याकडे पाहून काम करतील तर ती गोष्ट समाधानकारक होईल आणि करोडो लोकांनी केली तर ती अजूनच समाधानकारक होईल यामुळे मी तुमचे लक्ष सरख्याकडे व्यक्तो आहे कराची एक मंडल साहेब ते पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात आहेत असे म्हणतात की ते बंगालमधील हरिजन आहेत आणि तरीही कायदे आझमनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे त्यांच्या सूचनेनुसार कोणतीतरी एक गोष्ट मान्य करण्यात आली आहे इतरही दोन तीन लोक त्यांची नावे मी विसरलो त्यांच्या दृष्टीकोनाचे समर्थन करतात सर्वच्या सर्व लोकांना बरोबर घेणे शक्य होत नसते परंतु एक दोन लोक जरी त्यांना पाठिंबा देतात तरी त्याने काय फरक पडतो सिंधमधील हरिजनांना कोणीही त्रास देऊ नये व त्याला काढून टाकू नये म्हणून प्रत्येक हरिजनाने आपल्या दंडावर एक पट्टी बांधली पाहिजे व तिच्यावर तो हरिजन असल्याचा अस्पृश्य असल्याचा उल्लेख असला पाहिजे असे एक परिपत्रक निघाले आहे हा केवळ माझा संशय असल तर फार चांगल परंतु अशी शंका आल्याशिवाय राहू शकत नाही की सध्याच्या सर्व हरिजनांना आज तर नोकरी मिळेल आणि असंही समजूया की हे हरिजन तिथेच राहिले तर सर्वच्या सर्व राहणार नाहीत काही आधीच निघून गेलि आहेत आणि काही निघून जाणार आहेत असं मी ऐकतो आणि जे तिथे राहतील त्यांना अखेरीस इस्लाम कबूल करावा लागेल जर हा परिणाम होणार असेल तर तो, तो भयानक परिणाम असेल कोणत्याही माणसाला जर आपला धर्म सोडण्याची इच्छा असेल आणि दुसरा कोणता धर्म स्वीकारण्याची इच्छा असेल आणि आपण योग्य करतो आहोत असं त्याला वाटत असेल तर त्याला तसे करण्याचा अधिकार आहे आज मी स्वतःला सनातरी हिंदू समजतो उद्या जर मला सनातन धर्म चांगला वाटला नाही तर मला तो सोडण्याचा अधिकार आहे परंतु ही फार गंभीर गोष्ट आहे माझा धर्म मी मान्य करत नसेल तर मला कोण अडवू शकतो माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता वा इतर कोणता लाभ होण्याकरता मला कोणी ख्रिश्चन धर्माचा मोह दाखवला नाही मी इश्वराजवळ माझा हिशोब चुकता करीन आणि सर्व जगाने जरी विरोध केला तरी मी माझ्या विवेकबुद्धीप्रमाणे वागेन माझा विश्वास आहे की आज एकाही हरिजनाची अशी परिस्थिती नाही मी असे अधिकारवाणी सांगू शकतो कारण मी स्वतः हरिजन झालो आहे अस्पृश्य झालो आहे व मी त्यांच्या धर्माचा स्वीकार केला आहे पाकिस्तानमधील हरिजन आणि इतरांचा जोपर्यंत संबंध आहे ते सुरक्षित आहेत असे घोषित केले जावे अशी माझी अपेक्षा आहे असे झाले तर कोणालाही आपल्या दंडावर पट्टी बांधावी लागणार नाही आज कोणी मी माझ्या इच्छेने धर्म बदलला असे जरी म्हणत असेल तरी ते वैध आहे असे मान्य केले जाणार नाही अशी घोषणा सर्वांकरता आज करण्यात यावी धर्माचा संबंध हृदयाशी असतो तो माणूस आणि ईश्वराशी संबंधित असतो परंतु पाकिस्तानच्या सध्याच्या शासनांतर्गत कोणीही आपला धर्म स्वेच्छेने सोडला असे म्हणता येऊ शकत नाही ज्याने कोणी असे केले असेल त्याने ते भीतीमुळे व बळजबरीमुळे केले असेल यामुळे इथे धर्मांतर करता येणार नाही असे पाकिस्तान सरकारने घोषित केले पाहिजे याशिवाय अजून एक गोष्ट आहे या महिन्यात दोन सण येणार आहेत एक दसरा फार मोठा सण आहे तो भारतातील सर्व हिंदुत्व साजरा करतात व त्याला फार महत्व देतात परंतु बंगालमध्ये त्याला फारच महत्व आहे मी बंगालमध्ये राहिलो होतो तेव्हापासून मला हे माहीत आहे यानंतर दोनच दिवसांनी बकरी ईद येते पूर्वी हिंदू आणि मुसलमानांमध्ये इतकी दुर्भावना नव्हती अजूनमधून जरी त्यांच्या कटकटी व्हायच्या तरी आजप्रमाणे ते भांडत नव्हते या दिवशी हिंदू मुसलमानांमध्ये काही विपरीत घडू नये म्हणून ब्रिटिश सरकारला सुद्धा तयारी ठेवावी लागत असते गो हत्या वा हिंदूंना डिवसण्याकरता गायीला सजवून तिची मिरवणूक काढणे अशी कोणती चिथावणी असायची दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक गोष्ट सुशोभित केलेली असते संगीत सुरू असते आणि स्त्री पुरुष सजून काही बैलगाडीत जातील तर काही घुड्यावर बसून जातील परंतु यामुळे मुसलमान डिवसले जाऊ शकतात व दंगलीकर्तानिमित्त पुरवू शकतात तसेच बकरी ईदच्या दिवशी हिंदू दिवसले जाऊ शकतात ज्या हिंदू मुसलमानांना मित्राप्रमाणे एकत्र राहण्याची इच्छा आहे त्यांनी हे सण करताना संयमाने वागले पाहिजे ते तिचे कर्तव्य आह त्यांनी असे काहीही करू नये की ज्यामुळे दुसरा दिवसला जाईल आणि असे नसताना सुद्धा सध्या आपल्या अंतकरणात क्रोध भरलेला आहे व आपल्या प्रतिक्रिया अतिरंजित होतात अशा परिस्थितीत आपण कोणतीही दिवसांनी गोष्ट करू नय जात असताना ब्रिटिश सरकारने एक गोष्ट चुकीची केली आहा त्यांनी देशाची वाटणी केली आणि याचा दोन सरकार आहेत आज ते शत्रूप्रमाणे आहेत शक्य आहे की त्यांच्यात कधी युद्ध होणार नाही परंतु घटनाक्रम असा काही घडतो आहे की भविष्याबद्दल कोणी काहीही सांगू शकत नाही परंतु दोन्ही पक्ष समंजसपणा धारण करतील अशी आपण आशा करूया परंतु जर असे घडले नाही तर आपण आपले स्वातंत्र्य गमावू आपल्या देशाला गुलामगिरीत जाऊ देणे म्हणजे आपल्या स्वतःच्या धर्माशी प्रतारणा आपण आपले स्वातंत्र्य गमावले तर ती फार मोठी चूक होईल ईश्वराने आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी व आपण सर्वांनी शुद्ध व्हावे अशी ईश्वराकडे माझी प्रार्थना आहे ही चांगली गोष्ट असेल अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती ही की दक्षिण आफ्रिकेतील आपल्या देशबांधवांनी आपल्या योजनेप्रमाणे काम करत करत असताना काळजीपूर्वक वागावे तिथे जे लोक आहेत त्यांना या दोन सरकारांनी पाठिंबा द्यावा व त्यांच्या संघर्षात त्यांना प्रोत्साहन द्यावे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर बारा एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर बारा एकोणीशे बंधूंनो आणि भगिनींनो आज आजसुद्धा बरीच कांबळी आली दुलयाही आल्या दुलयांबद्दल मी सांगू इच्छितो की त्या गिरण्यांमध्ये सुद्धा तयार होत आहेत त्या दुलयासुद्धा येत आहेत ज्या गतीने दुलया आणि येत आहेत त्यावरून माझ्या मनात विश्वास निर्माण झाला आहे की दिल्लीत आणि आजूबाजूला जे निर्वासित वेगात गोळा होत आहे त्यांना त्रास होणार नाही दुलया कांबळी आणि गरम कपडे इत्यादी येत आहेत ते सर्व केवळ गरजवंतांनाच मिळावे असाही प्रयत्न करण्यात येत आहे एका गोष्टीची मात्र आठवण ठेवली पाहिजे की ही जी बांघरुणे येत आहे ती अखेरीस फाटतील परंतु सध्या तरी त पाऊस आणि दव यांच्यापासून आपले रक्षण करू शकतील ईश्वराची इच्छा असल तर हिवाळ्यात पाऊस येणार नाही परंतु दव अपरिहार्य आहे प्रत्यक्षाला कांबळे मिळू शकत नाही सर्व सामावू शकतील इतके तंबू मिळू शकतील की नाही याबद्दलही मला शंका आह काही लोकांशी बोलताना मी एका गोष्टीचा उल्लेख क्विला होता आणि त्याच गोष्टीचा मी इथेही उल्लेख करू इच्छितो ज्यांना दुलया मिळतील त्यांनी जर आपल्या दुलईवर वर्तमानपत्र टाकले तर दुलईतून दव खालीज रपणार नाही दुल्यांबद्दलची दुसरी गोष्ट ही आहे त्या तयार त्या करण्याकरता वापरलेल्या कापसाच्या प्रमाणामुळे पुरेशी उब मिळते परंतु कापसाचे जेवा वेगवेगळे गोळे तयार होतात तेव्हा दुलई परत उघडता तिची खोळ धुवायची व धुनाई करून तिच्यातील कापूस परत वापरता असे केल्याने ते दुलई परत नवीन होते जे लोक ती काजीब्रोख वापरतील त्यांच्याकरता ही फार उपयोगी गोष्ट आहे आपल्यावर फार मोठे संकट आले आहे परंतु जे लोक ईश्वराचा विचार करतात आणि ईश्वराच्या नावावर काम करतात त्यांना अशा संगणात सुद्धा काहीतरी शिकायला मिळते दोन गोष्टींची शक्यता आहे संकट आले की एकतर माणूस घाबरतो वा संतापतो व स्वतःची परिस्थिती अधिकच दयनीय करून घेतो परंतु आपत्तीत नाही, तो जर विचार करील की माझा कोणताही दोष नसताना मला या आपत्तीला तोंड द्यावी लागत आहे आणि तरीही जो ईश्वराला सोडत नाही व सतत तो त्याच्या मदतीकरता काकृती करत असतो तो, तो माणूस त्या आपत्तीतही स्वतःकरता आनंद निर्माण करू शकतो इथं आलेले अनेक निर्वासित सुख वस्तू लोक होते त्यांच्याजवळ भरपूर पैसारी मालमत्ता होती त्यांच्याजवळ मोठे इमले होते आता त्यांनी सर्व गमावले आह मी आधी आधीच सांगितलीआहे की जोपर्यंत लोक परत आपापल्या घरी परत जात नाही आणि सुरक्षितपणे राहू शकत नाही तोपर्यंत हो ते दोन्ही सरकारांवर फार मोठे ओझे असतील आपल्याला जर जिवंत राहायचे असल आपल्याला जर स्वतंत्र राहायचे असल तर आपल्याला लोकसंख्येच्या या अदलाबदलीच्या पापाची प्रायशित्त्य घ्यावी लाग्ल प्रायशित्त म्हणजे आपल्या चुकांची दुरुस्ती मगच खरे प्रायशित्त होईल दुसऱ्या कोणत्याही मार्गाने ति शकत नाही जेव्हा कोणी खरोखरच आपली चूक दुरुस्त करतो तेव्हा त्यांनी पुरेसे प्रायचित्त घेतलेले असते आपली चूक दुरुस्त करण्याचा जर आपला हेतू असेल तर जे लोक आपला जीव वाचवण्याकरता इथं आले आहेत त्यांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासारखी परिस्थिती असली पाहिजे वेळ येईल तेव्हा हे होईलही परंतु मधल्या काळात आपण काय करायचे मी असे सुचू इच्छितो की जर चांगले डॉक्टर उपलब्ध असतील निर्वासितांमध्ये डॉक्टर वकील आणि इतर अनेक आहेत तर त्यांनी मध्यंतरीच्या काळात आपली वैद्यकीय सेवा द्यावी आणि असे करून या दुःखद परिस्थितीही आपण नवीन धडा शिकू शकतो मी जेव्हा निर्वासितांना भेटण्याकरिता गेलो तेव्हा त्यांच्यातील पंचाहत्तर टक्के लोक व्यवसाय असल्याचे मला सांगण्यात आले तो माझ्याकरता धक्का होता आणि इतके सगळे लोक इथे व्यवसाय कसा करू शकतील असा प्रश्न मला पडला इथे लाखो लोक आले आहेत आणि एकाच वेळीचे सर्व व्यवसाय करू लागले तर सर्वत्र गोंधळ होईल ते जर काही प्रयत्न करील काही नवीन शिकतील तर काहीतरी चांगले होईल जे व्यापारी व्यवसायात गुंतलेले होते त्यांनी आपला भूतकाळ विसरावा जेव्हा आपल्याला एखादी विशेष गोष्ट मिळू शकत नाही तेव्हा आपण दुसऱ्या गोष्टीचा शोध घ्यावा हा जगाचा नियमच आहे आपण आरसात बसू नये तसे जुगार आणि दारुतीवेळी वाया घालवू नये आपण काहीतरी के काम केलेच पाहिजे आपण कठोर परिश्रम करूया जे व्यापारी आहेत परंतु ज्यांचे शरीर मजबूत आहे व जे आपले हातापाचा उपयोग करू शकतात त्यांनी काहीतरी काम करावे फार थोडे काम असे आहे की ज्याकरता प्रशिक्षणाची मुळीच आवश्यकता नाही त्यांनी अशा प्रकारच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे व परस्परांशी सहकार्य करावे याचबरोबर त्यांनी एकत्रित काम करण्याची वृत्ती विकसित करावी असे झाले तरच आपल्याकरता जी नरकासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे तिच्यातून स्वर्ग निर्माण होईल या सर्व गोष्टीबद्दल हो हो आज तुम्हाला सांगायचे असे मी ठरवले होते आणि तुमच्या माध्यमातून ही गोष्ट प्रत्येकाला सविस्तर कळावी म्हणून मी दिवसभर विचार करत होतो यामुळे निर्वासितांचा आणि देशाचाही फार मोठा लाभ होईल आणि आज आपण आपल्यावर जी आपत्ती आली आहे ती दूर करून आपण आनंद निर्माण करु विविध ठिकाणाहून ज्या दुलैया अजून आलेल्या नाहीत परंतु यायच्या आहेत त्यांचे काय करायचे यासंबंधात मला तुम्हाला काही सांगायचे आहे आपण त्यांचे काय करायचे दुलयांचे कापड घानेडे झालेले असेल तर ते वेगळे करून धुवावे दुलईमधील कापूस राखून ठेवता येऊ शकतो कापूस मुळीच खराब होत नसतो तो, नस तो, तो वाळवून हाताने स्वच्छ करता येतो त्याकरता धनकुलीची सुद्धा गरज नसते तो कापूसकताईकरता का उपयोगात का आणण्याची आपली इच्छा असेल तर मात्र गोष्ट वेगळी नवीन सतरंजा तडव दुलया इत्यादी तयार करण्याकरिता त्या कापसाचा सहज उपयोग करता येतो मला वाटते की या गोष्टी जर आपण स्वतः तयार केल्या तर त्या स्वस्त आणि लवकर तयार होतील गिरण्यांजवळ भरपूर कापड पडलेले आह यावेळी खाण्यापिण्याच्या गोष्टीची चर्चा करण्याची माझी इच्छा नाही आपल्याजवळ भरपूर कापूस आहे आणि फार कमी वेळात आपण त्याच्यापासून हृदया बनवू शकतो या धुल्या जर आपण दिल्या तर त्यांच्यामुळे लोकांच्या हिवाळ्यात संरक्षण होऊ शकेल यामुळे गोष्टी कशा तयार कराव्या हे आपण या लोकांना शिकवले पाहिजे आणि त्यांच्या सभोवती निराशेचे जे वातावरण पसरले आहे ते दूर करून त्यात आनंद आणला पाहिजे एका भजनात असे सांगितले आहे की घोर अंधारातून आशेचा किरण दिसत असतो हे खरेआहे ही काव्यात्मक अभिव्यक्ती आहे खोलवर रुजलेल्या निराशेतूनही आपल्याला आशेचा किरण दिसावा अशी आपली इच्छा असते तो किरण दिसण्याकरता आपण काय केली पाहिजे जे लोक रस्त्यावर फेकले गेले आहेत त्यांनी सर्वप्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की ते भारताचे आहत् पंजाब वायव्य सरहद्द प्रांत वा सिंधचे हे सर्व प्रांत भारतात आह यामुळे या भागात राहणारे लोकसुद्धा भारताचे आह इतरांवर भार न होण्याच्या अटीवरच ते भारतीय राहू शकतात आणि भारताचे होऊ शकतात ज्याप्रमाणे दुधात साखर घोळली की ते गोड होते आणि नंतर दूध आणि साखर वेगळी करता येत नाही व दूध जसे ज्या तसेच राहते त्याचप्रमाणे ते जिथे कुठे जातील तिथे त्यांनी ते तेतील ते ते लोकांमध्ये दुधात साखर मिसळते त्याप्रमाणे भांडणतंडा न करता व एकमेकांबद्दल द्वेषभावना न ठेवता मिसळायला पाहिजे त्यांनी परस्परांना मदत केली पाहिजे सहकार्य केले पाहिजे आणि कठोर परिश्रम केले पाहिजे असे केले तर ज्या प्रांतात ते जातील त्या प्रांतात ते सुधारणा घडवून आणतील आणि असे किती निर्वासित आले तरी त्यांना सामावून घेण्याची आमची तयारी आहे असे तेथील लोक म्हणतील निर्वासितांमधील जे लोक काम करू शकतात आणि ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचू शकतो ते इतरांनाही चांगले होण्याकरता प्रेरित करतील अशी मला आशा आहे त्यांना कुठेही हो ओझाप्रमाणे होऊ नये तर मी सांगितल्याप्रमाणे एकोप्याने एकमेकांशी एक जुळवून येऊन रहावे त्यांनी कोणाचीही फसवणूक करू नये आपण आपला वेळ वाया घालवू नये आपल्या वेळेचा क्षणन आपण ईश्वराला कामाला आणि सेवेला वाह आपला जन्म करता झाला आहे आपण जर असे राहिलो तर एकेकाळी काळी आपण दुःख आणि सागरात बुडालेलो होतो हे आपण विसरून जाऊ आपल्याजवळ आजूबाजूला करोडो लोक आहेत त्यांनी स्वतःला सेवेत बुडवून घ्यावे आपल्या देशाचे नाव आपण उंच करू खाली पाय लावणार नाही असा आपण निर्धार करूया असे जेव्हा होईल तो भाग्याचा क्षण असेल व मग आपल्याकरता काळजी करण्यासारखे काहीही राहणार नाही असे मला वाटते चूक करणे मानवी स्वभाव आहे परंतु चूक दुरुस्त करणे हा सुद्धा माणसाचा गुण आहे आपण जेव्हा आपली चूक दुरुस्त करतो तेव्हा आपण खरे माणूस होतो प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर 13, एकोणीशे नवी दिल्ली ऑक्टोबर 13, एकोणीसशे सत्तेचाळीस काल मी निर्वासित शिबिरांबद्दल काही उद्गार काढले होते ते इंग्रजीत संक्षेप करताना सुटले होते मी त्यांना फार महत्व देल्यामुळे मी त्याबद्दल थोडे विस्तारणे सांगेन आपल्याकडे जरी आपल्या धार्मिक व इतर यात्रा भरत असल्या आणि काँग्रेसचे अधिवेशन व परिषदा होत असल्या तरीही एक राष्ट्र म्हणून आपल्याला छावणीतील जीवन जगण्याची सवय नाही काँग्रस्तिधिव परिषदा आणि इतर मेळाव्यांमध्य हजर राहिलो आह एकोणीशे पंधरा सालच्या हरिद्वारे येथील कुंभम्यातही मी गेलो होतो दक्षिण आफ्रिक्तून परतलख्या माझ्या सहकाऱ्यांसह मला तिथ भारत सर्वक समाजाच्या छावण्यांमधा करण्याचौभाग्य प्राप्त झाल होत तिथ माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची अतिशय प्रमाण काळजी घेण्यात आली याशिवाय त्याबद्दल अधिक काहीही माझ्याजवळ सांगण्यासारखे नाही आमच्या लोकांच्या शिबिरात राहण्याची पद्धती पाहून कोणताही आनंद होऊ शकत नाही आपल्यामध्ये सामाजिक आरोग्याची भावना नाही परिणामी छावण्यांमध्ये घाण आणि कचरा गोळा होतो त्यामुळे संसर्गजन्य व साथीचे रोग पसरण्याची भीती असते आपले संडास वर्णन करण्याच्या लायकीचे नसतात लोकांना वाटतं की आपण कुठेही लघवी पर्साकडे करू शकतो इतपर्यंत की तिपवित्र द्यांच्या काठांची पर्वा करत नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांची किंचितही फिकिरी न करता कुठेही थुंकण्याचा आपला हक्क जवळपास मान्य करण्यात आला आह आपली स्वयंपाकाची व्यवस्था सुद्धा यावून फारशी चांगली नाही कुठेही गेलो तरी माशा आपले स्वागत करण्याकरता सज्ज असतात क्षणापूर्वी त्या कोणत्याही प्रकारच्या घाणीवर वसलेल्या असू शकतात व यामुळे त्या संसर्गिक रोग जंतूंच्या चांगल्या वाहक असतात ही गोष्ट आपण विसरतो राहण्याच्या व्यवस्थेची नीट योजना आखण्यात आलेली नसते हे अतिशय चित्रण आहे आणि या छावण्यांमध्ये जो गोंगाट सहन करावा लागतो तोही दुर्लक्षणासारखा नसतो व्यवस्था योजना आणि संपूर्ण स्वच्छता याबाबतीत मी सैनिकी छावण्यांना आदर्श मानतो मला सैन्याची आवश्यकता कधीही वाटली नाही परंतु माझा म्हणण्याचा अर्थ असा नाही की त्यातून काहीही चांगले बाहेर पडत नाही त्यातून आपल्याला अनुशासन सामूहिक जीवन साफसफाई आणि प्रत्येक उपयोगी कामाला स्थान असेल अशा प्रकारे वेळेचे नियोजन करण्यात आलेले असते अशा छावड्यांमध्ये मूळीच आवाज नसतो ताडपत्रांखाली ते शहर वसवलेले असते व काही तासात ते उभारण्यात आलेले असते आपल्या निर्वासित छावण्या त्या आदर्शांपर्यंत पोहोचाव्या असे मला वाटते मग पाऊस येऊ अथवा न येऊ तिथे गैरसो होणार नाही जर या छावड्यांमध्ये तंबू लावण्यापासून सर्व कामं सर्व लोकांनी स्वतः केली त्यांनी जर स्वतः संडा साफ केले झाडझूड केली रस्ते तयार केले नाल्या खोदल्या स्वयंपाक केला कपडे धुतले तर छावण्यांचा खर्च अगदी कमी होऊन जाईल तिथे राहणाऱ्यांनी कोणतेही काम कमी प्रतीचे समजू नये छावणीशी संबंधित कोणतेही काम सारख्याच प्रतिष्ठेचे असते हे काम कंटाळवाणीपणाने नाही तर जबाबदारीचे भान ठेवून सुज्ञ मार्गदर्शनाखाली व देखरेखीखाली त्वरित कृती करून केले जाते कांबळी आणि जुलया आहे येत्या हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्याकरता आमचारजसे साहित्य हैसे थोड़ दिवसा अशी मला आशा है